स्कंद सहावा अध्याय दुसरा विश्वरूपाचा वध विश्वरूपासंबंधी द्वेषबुद्धी होऊन इंद्र त्याच्या आश्रमात गेला त्या मुनीचा पराक्रम लक्षात आल्यावर इंद्र पुन्हा विचार करू लागला कारण त्या मुनीचे तेज सूर्य आणि अग्नीप्रमाणे होते तो मनाशी म्हणाला या निष्पाप मुंचा वध कसा करावा पण या शत्रूच्या सामर्थ्याची उपेक्षा करणेही योग्य नव्हे इंद्राने त्या मुनीचा वध करण्याचा निश्चय केला त्याने आपले सूर्यतुल्य वज्र त्या तपस्व्यावर सोडले त्याच्या आघाताने तो तपस्वी मृत झाला त्याचे भूमीवर पडलेले शरीर पर्वत शिखराप्रमाणे दिसू लागले त्याचा वध झाल्याने इंद्र आनंदी झाला पण आश्रमातले इतर मुनी आक्रोश करीत म्हणाले या इंद्राने या महात्म्याचा का वध केला अपराधा वाचून इंद्राने या महामुनीचा वध केला म्हणून त्या पापी इंद्राला लवकर याचे फल प्राप्त होईल त्या तपस्व्याचा वध करून इंद्र स्वस्थानी गेला परंतु विश्वरूप मृत झाल्यावरही त्याचे शरीर आहे हे, हे इंद्राला समजताच तो चांगलाच चांगला तो पुन्हा जिवंत होईल अशी त्याला भीती वाटली जवळच उभ्या असलेल्या सुताराला तो म्हणाला तू देवांचा सुतार आहेस तू त्या विश्वरूपाची मस्तके तोडून टाक आणि माझे कार्य कर सुतार इंद्राला म्हणाला हे इंद्रा हे नीचकर्म मी करणार नाही कुराडीचा उपयोग होणार नाही शिवाय तू अत्यंत टाकाऊ आणि नी कर्म केले आहे हे महापाप आहे तुला कसले भय वाटते ते सांग इंद्र म्हणाला याचा देह अजूनही जिवंत असल्यासारखा दिसत आहे हा माझा शत्रू जिवंत होऊ नये सुतार म्हणाला हे प्राज्ञ रुशी पुत्राचा वध करून केलेल्या ब्रम्हत्येची तुला लज्जा आणि भय वाटत का। नाही का इंद्र म्हणाला कपटाने शत्रूचा वध केलाच पाहिजे मी त्याबद्दल प्राश्चित्त घेईन सुतार म्हणाला तू लोभामुळे पाप केलेस पण मला लोभ उत्पन्न झालेला नाही इंद्र म्हणाला यज्ञात मी तुला भाग देईन आजपासून यज्ञात पशूंच्या शिराचा भाग मानव तुला अर्पण करतील म्हणून तू त्या मुनींची शिरे तोड हे ऐकून सुताराने सत्वर जाऊन त्या मुनी श्रेष्ठाची शिरे तोडून टाकली पण ती तिन्ही मस्तके जमिनीवर पडताच त्यातून हजारो पक्षी उत्पन्न झाले कल्विक सोमपान करणाऱ्या मुखातून कल्विक वेदाध्यन करणाऱ्या मुखातून करपी आणि ज्या मुखाने तो दिशांचे निरीक्षण करी त्यातून तितर पक्षी बाहेर पडले ते अवलोकन करून इंद्र समाधानाने गेला प्राप्ती गेला, इंद्र म्हणून मी त्याच्या वधासाठी दुसरा पुत्र उत्पन्न करतो माझे तपोबल त्याला कळेलच शिवाय इंद्राला पापाचे फळ मिळेल त्वष्टाने पुत्रप्राप्तीसाठी अर्थवेद मंत्रोक्त अग्निमध्ये होम केला आठ दिवसांनी त्या प्रज्वलित अग्नीतून एक पुरुष निर्माण झाला त्या अग्नितुल तो म्हणाला हे इंद्रशत्र माझ्या तपोबलाने तुझी वाढ होऊ दे त्या क्रोधायमान प्रष्ट्याचे ते शब्द ऐकताच तो पुत्र स्वर्गापर्यंत उंच झाला तो पर्वताकार होऊन स्वतेजाने झळकू लागला आपल्या पित्याला त्याने विनयाने विचारले आता आपण माझे नामकरण करा नंतर मी आपले कोणते कार्य करू ते सांगा आपण चिंताक्रांत का झाला मी आजच आपणाला शोकमुक्त करतो हे माझे व्रत आहे मी आता सागर पिऊन टाकतो पर्वतांचे चूर्ण करतो सूर्याचे निवारण करतो एका क्षणात इंद्रासह सर्व देवांचा वध करतो पृथ्वी समुद्रात फेकतो पुत्राचे भाषण ऐकून द्वष्ट्याचे समाधान झाले तो म्हणाला हे पुत्रा म्हणून तू वृत्र या नावाने प्रसिद्ध होशील हे महाभाग्यवान पुत्रा तुझा त्रिशिर नामक भ्राता महान तपस्वी आणि पराक्रमी पुरुष होता तो अत्यंत ज्ञानी होता तो घोर तप करीत होता पण इंद्राने अपराध नसताही वज्राने त्याचा वध केला म्हणून त्या पापी अपराधी ब्रम्हत्या करणाऱ्या निर्लज्ज दुष्ट बुद्धी आणि षठ इंद्राचा वध कर असे म्हणून पुत्रशोकाने शोकाने विफल झालेल्या विविध प्रकारचे आयुधे उत्पन्न केली खडग शूल गदा शक्ती तोमर ही सर्व हत्यारे त्यात होती शिवाय शांगरग धनुष्य बाण परी गदा सहस्त्र तेजस्वी चक्र दिव्यभाते सुंदर कवच मेघतुल्य वेगवान रथ सर्व उत्पन्न करूं तेने इंद्रवदाटी वृत्राला प्रवृत्त के लिए अध्याय दुसरा समाप्त